श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता तेयांड्या वासुदेवांद सरस्वती सर्वे ना दत्त महात्म्य अध्याय चोवीसावा श्री गुरुदत्ताय नम गुरुदीपकाला म्हणाले रामाने मनात विवेक आणून शोक आवरून मातेचे कर्म केले स्वतः श्री दत्त की ज्यांना श्रेष्ठ मुनिवर्य वंदन करीत योगी वर्य ध्यान करीत ते आचार्य झाले त्यांनी रामाकडून मृतिकास्नान वर्धमान अंजली दान अवयवपिंडदान या सर्व क्रिया यथाविधान करवून घेतल्या सर्व क्रिया झाल्यावर अत्रिनंदन रामाला म्हणाले मातापिता हे दोघे जण कोठे गेले हे जाणतोस काय त्यावर रामाने उत्तर दिले ते मरण पावले ह्या क्रियांच्या योगाने तुम्ही त्यांचा उद्धार केलात व त्यांना तारून उत्तम लोकास नेले धन्य माझे मातापिता आपण स्वतः क्रिया करविल्यात ह्या पलीकडे आणखी मोक्षतो कोणता तेव्हा दत्त म्हणाले अरे तू असा देखो देख का भुलतोस प्रत्यक्ष प्रमाणाला मानणार नाहीस का जे उत्पत्ती स्थिती व संहार करतात ते पार्वती परमेश्वर मुनीश्वर वेशाने भूमीवर उपजले ईश्वरी जगदंबा हीच तुझी माता रेणुका आणि तिन्ही लोकांना तारणारा ईश्वर हा तुझा पिता जमदग्नी ते भूमीवर अवतरून अनेक धर्माची स्थापना करून व कृतार्थ होऊन आता अंतर्धान पावले आहेत ते या पृथ्वीवर जन्मले अथवा मरण पावले अथवा स्वर्गासवर्गाला गेले असे म्हणणे व्यर्थ आहे जे सर्वत्र असतात त्यांना येणे जाणे नाही अरे जे सर्व व्यापूण आहेत ते ह्या क्षणी येथे नाहीत का तुझी इच्छा असेल तर तुला दाखवितो तेव्हा रामहुणाला दाखवा म्हणजे मी त्यांना पाहिन दोघे जण असे बोलत आहेत तर तो तो ते दोघे दिसू लागले दत्त मनाले हे पहा तुझे माता पिता जमदग्नी मुनी पद्मासन घालून अंगाला भस्म चर्चून व जटाजूट बांधून बसले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्षमाळा शोभत होत्या हाती गोमुखी धरून व दृष्टी ऊर्ध्व करून एकाग्र चित्ताने ध्यान करत होते त्यांच्या कानात रुद्राक्ष अंगी रुद्राक्षांची भूषणे अंगावर वल्कल वस्त्र व अजीन वस्त्र अशा स्थितीत ते बसले होते त्यांच्या डाव्या अंगाला सर्व अलंकारांनी भूषित दिव्य कांतीची अत्यंत सुंदर व सौभाग्यसंपन्न रेणुका माता शोभत होती तिच्या अंगाच्या सुवासाने आकर्षण भ्रमरांचा कळप भोवती रुंजी घालत होत्या तिच्या अंगाच्या कांतीने अंधकाराचा नाश आपोआप झाला रेणुकेची नखे अर्धचंद्राप्रमाणे दिसत होती तर दात हिऱ्याप्रमाणे झळकत होते तिच्या लावणण्याची बरोबरी ह्या जगात कोण करू शकणार सुहास्य मुखाकडे पाहत होती की जे केवळ सुखाचे व पुण्याचे भुवनच असो रामाला त्यांना त्यांना पाहून अतिशय आश्चर्य वाटले तो त्यांना आलिंगण देण्यासाठी धावला त्यांचे चरण धरून तो स्फुंदून स्फुंदून देहभान विसरून रडू लागला तो म्हणाला मला सोडून तुम्ही काल पुनरायला आहात तुमच्या वाचून माझा प्राण कसा वाचेल ते सांगा प्रेमाश्रू टाकून राम लोळू लागला तोवर ते दोघेही गुप्त झाले ते गुप्त होताच राम मनात खिन्न झाला दरिद्र्याचे धन हरवता त्याचा प्राण कळवळतो त्याप्रमाणे तेव्हा दत्त रामाला म्हणाले अविचाराने तू व्यर्थ मोहामुळे का कळवळतो आहेस असा कसा भूलतोस अरे कोण तुझी माता आणि कोण तुझा पिता मोह ममता टाकून तू स्वतःलाच ओळख तेव्हा रामाने उत्तर दिले आपण म्हणतात ते माझ्या मनाला पटते परंतु मातेच्या स्नेहाचे बंधन कोणाला कसे तोडता येईल ब्रह्मांडाचे दानसुद्धा एका वेळेच्या स्तनपानाच्या तुलनेला येणार नाही ह्यापेक्षा जास्त काय सांगू असे दुःखाचे बोलून रामाने मुख खाली केले तो भूमीतून रेणुकीचे मुख प्रगटले ते पाहून रामाने अश्रु पुसून आपले तोंड पुढे केले तेव्हा त्या मुखाने रामाला चुंबन दिले रामाला समाधान झाले ते पाहून दत्त म्हणाले ही माता आणि हा सुत यांच्या प्रेमाला अंत नाही स्नेहहीन मुलगा काय कामाचा तो केवळ जनताप्रमाणेच समजावा अद्याप सर्व लोक रेणुकेच्या त्या मुखाचे पूजन करतात त्याच्या दर्शनानेच दुःख नाहीसे होते व परमसुख मिळते माता पूरला जाऊन मातृतीर्थात स्नान करून मुखाचे दर्शन केल्याने इह व पर कल्याण होते नंतर दत्त रामाला म्हणाले तू आपल्या प्रतिज्ञेला खरी कर व अधार्मिक क्षत्रियांना जिंक माझ्या कृपेने तुला विजय प्राप्त होईल मग रामाने श्री दत्तांना वंदन करून प्रणितेमध्ये स्नान केले व संकल्प केला हातात परशु घेऊन त्याने क्षत्रियांचा संहार केला कठोर मन करून तीक्ष्ण राजाला कुरुक्षेत्रात युद्धाला बोलावून त्याने आपल्या पराक्रमाने रोषावेशाने सर्वांचा संभार केला ते क्षत्रियही धनुर्विध्यवीण व निपुण होते त्यांनी रामाशी युद्ध केले व धाकाने प्राणत्याग केला क्षत्रियांच्या ज्या स्त्रिया गर्भिणी होत्या त्यांनी रामाची गर्जना ऐकूनच भीतीने गर्भत्याग केला रामाने असे युद्ध प्रबळपणे एक वीस वेळा केले वक्षत्रियांचे क्षत्रियांचे सर्व कुळ सैन्यासह मारले नंतर त्यांच्या रक्ताने पाच तळी भरली व तेथे तर्पण केले त्या काळापासून ती तळी स्यमंत पंचग म्हणून कुरुक्षेत्रात प्रसिद्धाहित। आहेत त्यांच्या दर्शनाने उद्धार होतो रामाने नंतर क्रोधाचा त्याग केला शांतचित्त होऊन सर्व शस्त्रे तो दत्तात्रेयांना येऊन भेटला त्यांना वंदन करून तो म्हणाला तुमच्या तेजाने मी क्षत्रियांचे हन्न केले आता मला समाधान झाले कोप अनिवार झाला की कार्य काय व अकार्य काय हे समजत नाही डोळ्याला सुष्ट व दुष्ट ह्यामधील भेद समजत नाही हा माझा अनार्यपणा झाला पहा एकाचा सूड घ्यायचा तर मी क्षत्रियांचे मूळच तोडले मी केवढा मूर्ख व्यर्थरागाच्या आधीनं झालो एका राजाचा घात मी केला तेव्हा तातांनी माझ्याकडून सर्व तीर्थांची यात्रा करवून घेतल्या ही गोष्टही मी विसरलो कितीतरी राजे मारल्याचे पाप मला लागले ते माझ्या चित्ताला फार बोचते आहे म्हणून आपले चरण मी धरतो मी आपल्याला शरण आलो आहे मला शुद्ध व पवित्र करा असे म्हणून मनात खिन्न होऊन रामाने श्री दत्तांचं नमन केले तेव्हा श्री दत्त म्हणाले दुष्ट राजांना मारल्याचा पश्चाताप तू का करतो आहेस हे पाप नाहीच तेव्हा त्याचा ताप मानू नको तू दुष्टांचे हनण व साधूंचे रक्षण केले आहेस त्याचप्रमाणे धर्माचे स्थापनही केले आहेस तुझ्या शिरावर हे पाप नाही तथापि तू मनात अनुतापमान असशील तर माझे सांगणे ऐक ब्रम्हर्षीला बोलावून यथाविधी यज्ञ कर त्याने तुझे पाप जाईल व देव संतुष्ट होतील शिवाय विप्रही सुख पावतील व जगात तुझी कीर्ती होईल तू क्षत्रियाला मारलेस आपल्या पराक्रमाने विजयी झालास पृथ्वी पादाक्रांत केलीस व कीर्ती संपादन केलीस आता यज्ञ करून सर्वस्वाची दक्षिणादे व भूमीचे दान कश्यपाला दे त्याने तू खात्रीणे पावन होशील अत्रिनंदनाने सांगितलेले हे सर्व रामाने मान्य केले आणि ऋषी मुनींना आमंत्रित करून श्रद्धेने यज्ञाला प्रारंभ केला मरीची, अत्री अंगीरा, ऋतु वसिष्ठ पुलत्स्य पुलह या श्रेष्ठ परमेश्वराला प्रिय मुनीं तसेच भरद्वाज विश्वामित्र कश्यप वामदेव, अगत्स्य गर्ग भृगु जाबाल सुहोत्र व गौतम हा पवित्र मुनीं प्रमुख मनु बोला सर्व आपापल शिष्य प्रशिषस आमाकड़ श्रद्धा व भक्ति ने प्रारंभ कर जेथे श्री दत्तात्रेय भगवान मुख्य आचार्य आहेत तेथे काहीतरी ते न्यून पडेल काय सर्व सुतम होणार प्रमदात कुर्लता स्मृती वाक्य आहे ज्याच्या स्मरणाने ते कर्म फलद्रूप होत असते तो स्वतच आचार्य झाला तेथे प्रत्यक्ष देवांनी येऊन आपापला हवीर्भाग घेतला धन्यता मानली याग काळात नित्यषड्रसन्न तयार होत होते अमित ब्राह्मण भोजन होत रामाने दिलेली वस्त्रे व धन घेऊन द्विजन तृप्त झाले चातुर्होत्र विधान करुण भृगनंदनाने काश्यपाचे पाय धुवून श्रद्धेने पूजन केले नंतर संकल्प करुण कश्यपास भूदान करुण वरदक्षिणा म्हणून धनवरत्ने दिली सुवर्णवरत्नांनी दत्ताचार्यांची पूजा केली श्री दत्तांनी ते सर्व ब्राह्मणाला दिले भक्ताचा भाव ज्याला अत्यंत प्रिय त्याला आचार्यपण कशाला व दक्षिणाधन कशाला पाहिजे त्याला एक सुमन पाहिजे असो सर्वांना आनंद झाला दत्त रामाला म्हणाले तू हा फार मोठा पुरुषार्थ केलास जगात तू कीर्तीमान हो तू बालवयाचा असून अजिंक्य क्षत्रियांना मारून सर्व लोक सुखी केलेस व यथाविधी यज्ञ केलास तुझी ही कीर्ती गातील ते लोक पवित्र होतील तू पुष्कळ पुण्य मिळवून शुद्ध झालास काही पाठबळ नसता शत्रु पुष्कळ असता तू एकट्याने सर्व दुष्टांचा स्वसामर्थ्याने संहार केलास अन्य कोण एवढा पराक्रम करील तेव्हा तू साक्षात नारायण आहिस म्हणून तुमूल युद्ध करून दुष्ट राजांना मारलेस म्हणूनच तू शूर व युद्ध निपुण आहेस तसाच उदार विष्णू आहेस म्हणून हा संहार झाला त्यावर रामाने उत्तर दिले मी कुठला कोण आपलीच कृपा व प्रसाद त्यामुळे हा विजय मिळाला परस्परांना ते असे बोलत असता मुनी जय जयकार करून हात जोडून म्हणाले तुमची गती तुम्हीच जाणता तुम्ही आम्हाला भिन्न दिसता आहात परंतु एक रूप व एक म्हण आहात लोक पावन करण्यासाठी अवतार घेऊन ह्या लीला करता असे म्हणून सर्वांनी त्यांना वंदन केले आज्ञा घेऊन सर्व गेले जगपावन करण्यासाठी रामाने अशी कीर्ती केली त्यानंतर श्री दत्तांचे सख्य करून राम त्यांच्या जवळच राहिला श्री दत्तांनी प्रसन्न होऊन त्याला ज्ञान सांगितले स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी श्री दत्तात्रयांनी रामाला उद्देशून त्रिपुरा रहस्य निरूपण केले की ज्याने उद्दार होतो त्याचे श्रवण केल्याने भ्रमनिरसन होऊन पूर्ण स्वरूप कळून येते ते उपनिषदांचे रहस्य आहे दत्त रामाला म्हणाले तू माझा सखा झाला आहेस मनात माझे चिंतन करत तू तपासाठी पाहिजे त्या क्षेत्री जा मी तुझ्या ठिकाणी जे तेज ठेवलेले आहे ते मी पुन्हा अवतार घेऊन परत घेईन मग तू ब्राह्मण होशील हे वैवस्वत मनमंतर संपेपर्यंत विप्र होऊन तू सागरतीरावर राहा सावर्णिक मनमंत्रात तू महर्षी होशील मग महाकल्पानंद रोत्तम मुक्ती घेशील दत्तांचे असे वचन ऐकून परशुरामाने काही काळ त्यांचे जवळ राहून त्यांची सेवा केली ज्याने एक वीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली ज्याचा प्रताप मोजता येत नाही ज्याला दुष्ट चळचळा चल कापतात त्या रामाने दक्षिणसागरास जाऊन तप आरंभले दरिद्री विप्र तेथे जाऊन त्याच्या पाशी दान मागू लागले रामाने त्यांना सांगितले मी माझे सर्वस्व द्विजांना दिले असून भूमी काश्यपांना दिली आहे आता माझ्यापाशी काहीही नाही तेव्हा द्विजांनी रामाला विचारले जर तू भूमी कश्यपाला दिली म्हणतोस तर स्वतः येथे का राहतोस दिलेल्या दानाचाच उपभोग घेत नाहीस काय विप्रांचा हा प्रश्न ऐकून रामाने बाणाच्या योगाने समुद्राचे शोषण केले व गुप्तपणे तेथे वास केला ते स्थान चिपळून म्हणून प्रसिद्ध आहे चारशे कोस लांब व बारा कोस रुंद अशी कोकणपट्टी रामाने निर्माण केली तीही ब्राह्मणांनी त्याच्याकडून मागून घेतली असो पुढे दाशरथी रामाच्या अवतारात विवाह करून परत जाताना रामाने परशुरामाचे तेज आकर्षून घेतले त्यावेळेपासून रामाने चिपळूंला गुप्तपणे राहून तपानुष्ठान सुरू केले पुढे तो महर्षी होणार आहे असो रेणू काही साक्षात पार्वती ह्याविषयी शंकाच नको एकदा ब्रह्मदेवाला दैवयोगाने वेदांचे विस्मरण झाले तेव्हा तो श्री दत्तांकडे येऊन म्हणाला मी वेद विसरून गेलो आहे तेव्हा श्री दत्तांनी त्याला सांगितले रेणुकेचे स्मरण केल्याने वेदांचे स्फूरण होईल मग ब्रेवाने एक प्रगट रूपाने पुढे उभी राहिली ब्रह्मदेवाने तिला नवंदन केले तिच्या अंगापासून वेद उत्पन्न झाले ते घेऊन ब्रह्मदेव म्हणाला मी धन्य झालो असा जिचा प्रभाव ती पार्वती रेणूराजाची भक्ती पाहून त्याची कन्या झाली अशी ती भावगम्य ती अध्याप माहुरगडावर साक्षात करत असून स्वभक्तांची संकटे निवारून त्यांचे संरक्षण करते माहुरगडावर अनसुया अत्रींचा आश्रम श्री दत्तात्रयांचा आश्रम रेणुकादेवीचे मंदिर ही कामनापूरक पुण्यस्थानी आहेत त्यांचे व कृष्ण आवळीचे दर्शन जे करतील ते पुण्यजनस जाणावेत ते निश्चित पावन होतात रेणुकेचे दर्शन घेऊन मातृतीर्थात पिंडदान करतात त्यांचे पितर उद्दरुण मोक्षपदास जातात चांद्रकाचे पितर घोर नरक यातना भोगत असता चांद्रिक द्विजवराने मातृतीर्थात पिंडदान केले तेव्हा सर्व पितर तत्काळ मुक्त झाले असे मातृतीर्थाचे फळ निश्चयपूर्वक तत्काळ प्राप्त होते पद्मतीर्थ व सर्वतीर्थ ही दोन्ही हि अतिशय प्रभावी असून कन्याच्या अभिलाषाने दूषित झालेला सूर्य ही त्या तीर्थाने पवित्र झाला वेदधर्मिष्याला म्हणाले श्री दत्ता त्यास्तानी अर्जुनाला योगाचा उपदेश केला व परमधामास पाठविला परमहसप्रिराजकाचार्यवर्य श्रीमत्सद्गुरुदेव श्रीमसुदेवानंद सरस्वती विरचिने श्री दत्तमहात्मे चुर्विशोध्याय गुरुदेव दत्तार्पणस्तूशे वाल्ल वासुदेवा